श्री वासिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग 21. श्री सरस्वती देवीने पुढे सांगण्यास आरंभ केला बाळे लीलय ज्याप्रमाणे डोळे उघडताच आपल्याला जगातील सर्व साकार वस्तू दिसू लागतात त्याप्रमाणे जीवाला मरणरूपी मोहाने ग्रासले आणि तो पुनश्च जीवदशेला आला म्हणजे सर्व जगताचा भ्रम उत्पन्न होतो दिशा कल्पना आकाश स्वर्गादी लोक तसेच गृहादी अनंत वस्तू त्याला मग प्रत्यक्ष दिसू लागतात आणि हा सर्व संसार कल्पांतापर्यंत स्थिर आहे अनुभव येतो आपले स्वतःचे मरण आपण डोळ्याने पाहिले नसले तरी त्याचा स्वप्नात अनुभव येतो याप्रमाणेच ज्या ज्या वस्तू पूर्वी अनुभवलेल्या किंवा पाहिलेल्या नाहीत त्या माझ्या आहेत त्या मी केल्या आहेत असे पूर्व वासनाच्या योगाने जीवाला स्मरण होत असते परंतु मायाकाशामध्ये उत्पन्न होणारी ही केवळ भ्रांती आहे आणि ती अनंत आहे भिंतीवरील चित्र भिंतीच्या आधाराने दिसते पण ही जगरूपी विचित्र नगरी कोणत्याही आधाराशिवाय दिसते अर्थात हा केवळ कल्पनेचा खेळ आहे हे निश्चित ध्यानात ठेव जन्मांतरीच्या वासनामुळे हे जग ही सृष्टी असा संकल्पस्फुरण पावतो तसेच दूर आणि जवळ क्षण आणि कल्प वगैरे देशकालादी भेद हेही यामुळे जीवाला सत्य भासू लागतात त्यांचे अनुभवपूर्वक स्मरण आणि अनुभवाशिवाय होणारे स्मरण ही जीवाच्या ठिकाणी असलेल्या जाणीव शक्तीची दोन भिन्न रूपे आहेत परंतु पूर्वकारण रहित चैतन्यच या दोन्ही रूपानी भासमान होते आता यावर तू कदाचित असा प्रश्न विचारशील की पूर्वानुभवाशिवाय स्मरण होऊ शकते असे मानण्याला काय आधार आहे तर त्याचे उत्तर असे की स्वप्नानी आणि भ्रम यांच्या स्थितीत अशा तऱ्हेचा अनुभव आपल्याला कधीकधी येत असतो आपला पिता हा आपला पिताच आहे असे जे स्मरण आपल्याला होते ते निसंशय पूर्वानुभवाचे कार्य असते यावरून पूर्वानुभवाशिवायही एखाद्या स्थितीचा आपल्याला अनुभव येऊ शकतो असे ठरते अशाच प्रकारे ब्रह्मदेवाला सृष्टीच्या आरंभी जो जगताचा अनुभव येतो तो पूर्व वासनांच्या अभावीत येतो माघावन म्हणजे जीवदशेत जो अनुभव येतो तो मात्र पूर्वानुभवाच्या स्मरणामुळे येतो सारांश हे त्रिभुवनाचे दृश्य कित्येकांना पूर्वानुभवामुळे स्फूरते तर कित्ते गाना कित्येकाना पूर्वानुभवामुळे ते स्फुरते तेव्हा ब्रह्मदेवाच्या ठिकाणी सृष्टी उत्पन्न करण्याची आणि तिथे नियंत्रित करण्याची जी कल्पना उद्भवते ती केवळ काकतालीय न्याय पूर्व म्हणजे पूर्वसंकल्पाशिवायच उद्भवते कारण प्रत्येक कल्पाच्या वेळी ब्रह्मदेव नवा असतो अर्थात त्याने पूर्वी सृष्टी निर्माण केलेली नसल्यामुळे पूर्वीचा अनुभव त्याच्या ठिकाणी स्मरण असणे शक्यच नाही परंतु सृष्टी पूर्वानुभवामुळे भासो अथवा तशा अनुभवाखेदीत भासो तो केवळ मायेचा विलास असतो ही गोष्ट आतापर्यंतच्या विवेचनावरून हे लिहिले तुला पटलीच असेल अशा या विश्वाचे अत्यंत विस्मरण म्हणजेच मोक्ष आणि ही स्थिती एकदा मनुष्याला प्राप्त झाली म्हणजे अमुक चांगले अमुक वाईट ही भावनाच त्याच्या ठिकाणी राहणे शक्य नाही कारण भोगता भोग्य अशा कल्पनाना त्या स्थितीत वावच मिळे असतो जोवर अहंकार जग या कल्पनांचा समूळ म्हणजे अविद्येसह नाश झाला नाही किंवा आत्मज्ञानाने त्यांचा बोध झाला नाही तोर जीवाला मुक्त स्थिती प्राप्त झाली असे म्हणताच येत नाही दोरीच्या ठिकाणी भासणारा सर्प वस्तुता नाहीच असे साक्षात ज्ञान झाल्याशिवाय सर्पभ्रमाचा केव्हाही निराश नाही सर्पाकडे नुसते डोळे झाक केल्याने काही सर्प नाहीसा होत नसतो कारण डोळे उघडता तो पुन्हा दिसू लागेल म्हणूनच सर्प भ्रमाचा बाध झाला पाहिजे म्हणजेच सर्प उत्पन्न झालेला नाही असे निश्चित ज्ञान झाले पाहिजे अन्यथा सर्पाची भीती अजिबात नष्ट होणार नाही जगदरूपे भ्रमाची स्थिती हुबेहुब हो अशीच आहे आत्मसाक्षात्कार होनेशि जगदरूपी भ्रमाश होने का योगाभ्या चित्तवृत्ति कर उपेक्षा करना सारे समी मध्य जगह नरे तरी समी उतर जगदरूपी सर्पा भ्रम पूर्ववि कधी रह सारंश ज्ञानविरहित नुसत्या योगाभ्यासाने येणारी शांती ही खरी आणि पूर्ण शांतीच नव्हे एखाद्या मूढ मनुष्याच्या मानगुटीस बसलेले एखादे पिशाच नाहीसे झाले तरी लगेच दुसरे एखादे पिशाच त्याचा गळा धरू लागते त्याप्रमाणे ही स्थिती आहे यासाठी आत्मसाक्षात्कार करून घेऊन दृश्य जगताचा अत्यंत अभाव आहे असा पूर्ण अनुभव प्राप्त झाला पाहिजे हे लीले निर भोग्य पदार्थांनी विस्तारलेला हा अखिल संसार परमात्मा स्वरूपच आहे हा तुझ्या बुद्धीचा अचल निश्चय अविद्येचा निराश झाल्यानंतरही हे जगभासणार आहेच परंतु तो भास सुद्धा परमात्म्याचाच आहे असा बुद्धीचा निश्चय झाला असला म्हणजे मुक्त स्थितीला किंचितही बाध येणार नाही यावर लिलेने विचारले देवी वशिष्ठ आणि अरुंधती या दोघांच्या सृष्टीचे वर्णन करून त्यातील वासनात्मक संस्कार आमच्या सध्याच्या सर्गाचे कारण होत असे तू सांगितलेस परंतु सध्याचा हाच सर्ग आम्ही पूर्वी अनुभवला असणे शक्य नाही मग आता पूर्वानुभवा वाचून ह्या सध्याच्या सर्गाला कारणीभूत होणारे संस्कार कसे उत्पन्न झाले या सर्वांचा उलगडा होईल असे स्पष्टीकरण कृपया तू मला सांग देवी म्हणाली बाळे सर्वज्ञ असून त्याच्या ठिकाणी पुढे उत्पन्न होणाऱ्या स्वर्गाचे संस्कार असतात आणि हे संस्कारच परंतु ब्रह्मदेवाचा देह उत्पन्न होण्याकरता मात्र पूर्वसंस्कार कारण होत नाही कारण हे की पूर्वकल्पाच्या वेळी तो ब्रह्मदेव मुक्त झालेला असतो त्यामुळे त्याचा देह उत्पन्न होण्यासाठी आवश्यक असणारे संस्कार असे संभवत नाही पितामहाचा देह केवळ काकताली भास रूपाने चैतन्य स्थित असते मी प्रजांची उत्पत्ती करतो आणि मीच त्यांचा स्वामी आहे असा संकल्प ब्रम्हदेवाच्या ठिकाणी आरंभी उत्पन्न होतो त्याप्रमाणे तो लगेच तद्रूप होतो अशा तऱ्हेने समष्टी जीव हा शब्द ब्रह्म्याच्या किंवा ईश्वराच्या केवळ संकल्पाचा खेळ असल्यामुळे वास्तविक विचार केला तर काहीही उत्पन्न झालेले नाही केवळ चिदाकाश हेच आपल्या स्वस्वरूपात स्थित पूर्वान आहे पूर्वानुभवामुळे उत्पन्न होणारे आणि पूर्वानुभवाखेरीज उत्पन्न होणारे संस्कार यांचे कारण ते शबलब्रह्म किंवा तो ईश्वर हेच होय याच्यामध्ये सर्व कार्यकारण भाव एक रूपत्वाने आहे कारे कारण कार्यकारण मालिकेचा विचार करू लागले असता अखेरीस अनवस्था प्रसंग निर्माण होतो आता जगात जे कार्यकारण भाव भासतात तो सारा अविद्येचा परिणाम आहे आणि अविद्या नष्ट झाली कार्य आणि कारण हे भेद पुरत नाहीत केवळ या सर्वांना अधिष्ठानभूत असणारे सत तेवढे अवशिष्ट राहते समष्टी व्यष्टी जीवाच्या अंतकरणाला स्मरण किंवा वेदन म्हणतात आणि ते ईश्वराच्या मायाशक्तीचे कार्य आहे आता उपाधीच्या दृष्टीने पाहिले असता ईश्वर आणि समष्टी व्यष्टी जीव यामध्ये कारण आणि कार्य यांचा संबंध आहे असे दिसते परंतु उपाधीचा विचार सोडून देऊन केवळ चैतन्याच्या दृष्टीने पाहिले असता हा कार्यकारण भाव मिथ्या असल्याचेच ठरते यासाठी महाचैतन्याचे स्मरण म्हणजे समष्टी वेष्टी जीवाचे अंतःकरण आहे हा विचार तू समजून घे कार्य कारण हे शब्द केवळ उपाधीमुळे निर्माण होणार आहे दृष्ट्या त्यांना सत्ता नाही सारांश काहीच उत्पन्न होत नाही आणि जग म्हणून जे आपणास इंद्रिय गोचर होते तेही चैतन्यच आहे चिदाकाश आपल्या स्वस्वरूपाने निरंतर विलसत असते हे तत्व तू पूर्णतया लक्षात ठेव लीला म्हणाली देवी खरोखर ही एक अद्भूत अशी दृष्टी तुम्हाला दिलीस आणि या दृष्टीमुळे माझ्या अंतःकरणात जागृती उत्पन्न झाली आहे प्रभात काळाच्या सूर्यप्रकाशामुळे जगातील वस्तूंचे सौंदर्य स्पष्टपणे दिसू लागते त्याप्रमाणेच तू दिलेल्या ज्ञानदृष्टीमुळे मला तू सांगितलेला सिद्धांत चांगल्या प्रकारे पटत आहे तू दिग्दर्शित केलेली दृष्टी मी आता अभ्यासाने स्वतःच्या ठिकाणी पूर्णपणे बाळवून घेणार आहे पण ते करीपर्यंत तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी ज्या सर्गामध्ये आणि ज्या पर्वतावरील गावामध्ये राहत असत त्या ठिकाणी मला तू घेऊन चाल हे देवी ते स्थळ पाहण्याची मला अतिशय उत्कंठा लागली तेव्हा श्री सरस्वती म्हणाली बाळ लिले तुला इतकी उत्सुकता आहे तर मी तुला आत्ताच्या आत्ता त्या ठिकाणी घेऊन जाते पण त्या अगोदर तू पूर्वीप्रमाणे निर्विकल्प समाधीचा आश्रय करून आपल्या या देहावरील ममत्व बुद्धी काढून टाक म्हणजे तुझा देह हा दिव्य बनून तुला माया मायाकाशात पाहिजे तिकडे संचार करता येईल मग त्या ठिकाणी तुला त्या ब्राह्मणाचा सर्ग निशय दृष्टीस पडेल जसा भूमीवर राहणारा मनुष्य संकल्पाने आकाशातील गंधर्व नगराप्रत जाऊन पोहोचतो त्याप्रमाणे वशिष्ठ ब्राह्मणाच्या माईक सृष्टीत मी तुला घेऊन जाते परंतु तत्पूर्वी तुला ह्या भौतिक देहावरील ममत्व बुद्धी काढून टाकली पाहिजे कारण मायाकाशात प्रवेश करण्यासाठी हा देह म्हणजे मोठा अडथळा आहे लिलेने विचारे पण हे देवी या देहाने स्वर्गात का जाता येऊ नये माझ्यावर तुझा विशेष अनुग्रह आहे म्हणूनच हा प्रश्न मी तुला आता विचारते श्री सरस्वती देवी म्हणाली लिले वास्तविक तसे होण्याला काही अडचण येऊ नये कारण ही सर्वच माईक असल्यामुळे अमूर्तच आहेत परंतु मिथ्या ज्ञानामुळे सोन्याच्या मुद्रिकेप्रमाणे ती सत्य आणि समूर्थ आहेत अशी तुमची निश्चयात्मक समजूत झालेली आहे त्यामुळे या देहाला घेऊन तुला त्या सृष्टीत जाता येणे शक्य होणार नाही जसे सुवर्णावर मुद्रिकेचा आकार दिसत असला तरी वास्तविक ती मुद्रिका सुवर्णाहून वेगळी नसते त्याप्रमाणेच जगताचा भ्रामक आकार आपल्याला भासला तरीही जग हे ब्रह्माहून भिन्न नसते सरोवरा काठा वूर सरोवरा प्रतिबिंबित्रह्मा मधे जगद्रूपी अवर्णनीय मये से प्रतिबिंब पड़े जगे कार्य है पुल मिथ्यास प्रपंच तो मिथ्यास हो एक ब्रह्म मात्र सत्य है तुझा प्रत्येक ही अद्वैत स्वरूप हो आता या सिद्धांताला प्रमाण काय म्हणून म्हणशील तर उपनिषेदे हे ते, ते मुख्य प्रमाण आहे अहम ब्रह्मासमी हा आत्मसाक्षात ज्याच्या कृपेने होतो तो गुरु हे दुसरे प्रमाण होय आणि शेवटी आपला स्वतःचा अनुभव किंवा आत्मप्रती हे तिसरे प्रमाण होय लिले ब्रह्म जग ब्रह्माला पाहू शकते अब्रह्म अब म्हणजे हे जे ब्रह्म नव्हे ते असे म्हटले तर ते ब्रह्माला पाहू शकत नाही जग हा भ्रमाचा ब्रह्माचा स्वभाव आहे म्हणजेच संकल्पामुळे तेच जग बनले आहे परंतु जग आणि ब्रह्म यांच्यात वस्तुत कार्यकारण भावाचा अभाव आहे कारण जग उत्पन्न होण्याला कोणतीही सहकारी कारणे नाहीत मातीपासून घट सिद्ध होणारा जसा तो घट तयार करणारा कुंभार त्या कुंभाराचे चाक वगैरे अनेक सहकारी कारणे असतात आणि त्यामुळेही माती आणि घट यांच्यामध्ये दिसण्यात भिन्नता असते परंतु ब्रह्मापासून जग उत्पन्न होण्याला अशा प्रकारची कोणती सहकार्य कारणे नसल्यामुळे ब्रह्मच जग बंद आहे असे म्हणावे लागते परंतु जो वर स्वरूपाच्या अभ्यासाने तुझ्या ठाई असलेली जगता संबंधाची नानात्व बुद्धी निराश पावलेली नाही तोवर तुझी देहात्मबुद्धी दृढ आहे असे ठरून तुला सर्वाठाई ब्रह्मानुभव घडणार नाही देहाभिमान रूढ झाल्यामुळे तुमच्यासारख्या अज्ञानांची स्थिती अशीच होते परंतु आमच्यासारख्यांची स्थिती पाहून याहून भिन्न आहे ब्रह्मानुभव वृत्तीत पूर्णपणे बाळून गेल्यामुळे आमच्यासारख्यांना ते परमपद निरंतर दिसते माझे हे शरीर कल्पनेतील नगराप्रमाणे केवळ भासमान होते पण ते निव्वळ चिदाकाशरूपच आहे अशी स्थिती असल्यामुळे मला आत वा बाहेर सर्वत्र ब्रह्म अनुभवच येते म्हणून याच देहा मी पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो ब्रि दे शुद्ध चैत्य रूप असल्यामुळे जगातील सर्व व्यवहार आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या एका अंशात स्फुरण पावत आहेत असे ते सजोदीत पाहतात <coughs> परंतु बाळे लीला तू स्वस्वरूपाचा अभ्यास दृढ केलेला नसल्यामुळे तुझा देह ब्रम्हरूप झालेला नाही तुझ्या ठिकाणी म्हणूनच तर तुला या देहाने ते ब्रेच वसिष्ठ प्रमाणात पर्वतावरील वस्ति स्थान दिसणे शक्य नाही आपल्या स्वतःच्या संकल्पाने निर्माण केलेले नगर जर या स्थूल देहाने आपल्याला पाहता येत नाही तर दुसऱ्याच्या संकल्पाने उत्पन्न झालेले नगर आपल्याला या देहाने कसे दिसणार लिले म्हणूनच मी म्हणते या देहावरील आसक्तीचा त्याग करून रूपे देह धारण कर म्हणजे तुला ब्राह्मणाचा सर्ग पाहता येईल कल्पनेने निर्माण केलेले नगर देहसाध्य असो किंवा नसो ते निर्माण करणाऱ्याच्या दृष्टीने ते असते म्हणजे ते सुखदुःखादी अनुभव देण्याला समर्थ असते पण दुसऱ्यांच्या दृष्टीने ते मिथ्याच असते जग हे असेच एक संकल्प नगर आहे परंतु ईश्वराच्या अनादि नियतिरूपे इच्छेप्रमाणे म्हणजे त्याच्या मायाशक्तीच्या प्रभावामुळे या जगाची भ्रांती उत्पन्न होते त्यामुळे आमच्या कल्पनेतील नगर आणि ईश्वरी इच्छेने भासणारे हे जगदरूपी नगर यात पुष्कळच अंतर आहे ते अंतर हेच की आपल्या कल्पनेतील नगर ज्याच्या त्याच्या असते आणि तेही अल्पकाल टिकणारे असते परंतु हे जगरूपी नगर त्या सर्वज्ञ ईश्वराच्या संकल्पामुळे उत्पन्न झालेले असल्यामुळे ते सर्व जीवांना सत्य वाटते आणि तेही कल्पर्यंत असा भ्रम त्यांच्या ठिकाणी म्हटले देवी तू म्हणतेस त्याप्रमाणे आपण त्या ब्राह्मणाचे निवासस्थान पाहण्यासाठी आता जाऊया मी आपला सुर देह या ठिकाणी ठेवून शुद्ध सत्वाच्या भासमान देहाने त्या चिलाकाशात प्रवेश करणार मात्र याच देहाने त्या हे हा श्री सरस्वती देवी लीलै अग तू अपने संकल्प उत्पन्न केष्टी ने जरी सत्य भो वास्तविक शून्य खरोखर अस्तित्व नहीं मा शुद्ध सत्वाच्छे तो चैतन्य रूपी है परमांह फारसा भिन्न नहीं अशा रीतीने माझा हा देह चिद्रूप असल्यामुळे वायू गंधाला घेऊन जातो त्याप्रमाणे या चिद्रूप देहाने मला पाहिजे तिकडे संचार करता येतो ज्याप्रमाणे जल हे जलाशी अग्निहा अग्निशी वायू हा वायूशी मिसळून जातो त्याप्रमाणे या देहाने इतरांच्या मनोमय देहाशी मला मिसळून जाता येते परंतु कल्पनेतील पर्वत प्रत्यक्ष पर्वताशी जसा एकरूप होऊ शकत नाही तसेच पार्थिव द्रव्याच्या योगाने शरीर मनोमय शरीराशी एक रूप होणे शक्य नाही माझा देह अतिवाहिक म्हणजे सूक्ष्म असल्यामुळे तो हवा असेल त्या देहाशी संयोग पावतो पण लिहिले तुझा देह हा भौतिक असल्यामुळे या देहाचा त्याग न करता तुला आपल्या पतीच्या काल्पनिक स्वर्गात प्रवेश करता येणे शक्य होणार नाही तुझा देह ही वस्तुत अतिवाहिकच आहे परंतु त्या चित्त देहाला तू आधीभौतिक म्हणजे स्थूर समजत असल्यामुळे तुझ्या आणि माझ्या देहाची बरोबरी होणे शक्य नाही शपन, ध्यान, स्वप्न ल्पना गंधर्वनगर यांना जशी वास्तविक सत्ता नसूनही दृढ भावनेमुळे त्यांना सत्यता येते त्याप्रमाणेच हा स्थूल देह म्हणजेच मी अशी दृढ अभ्यासामुळे तुझी भावनाही दृढ झालेली असल्यामुळे तुझ्या या भौतिक देहाला सत्यता आलेली परंतु असे असले तरी वासना क्षीण करण्याचा तू सतत अभ्यास करशील तर या स्थूर देहावरील अहंकाराचा निराश होऊन हा तुझ्या सध्या तोच जाईल समाधीचा समाधीचा दृढ अभ्यास केल्याने हा माझा देह अतिवाहिक बनेल असे तुझे म्हणणे आहे पण मग या देहाची वाट काय होणार हा मरणार असेल तर मग अतिवाहिक देह होणार म्हणतेस तो कसला देवीने सांगितले लिहिले भौतिक देह म्हणून काही पदार्थ जर मुळात असतातच तर त्याचे काय होणार हा प्रश्न संभवला असत पण वास्तविक या देहाला मुळी अस्तित्वच नाही तर त्याचा नाश होतो किंवा नाही हा, ना हा प्रश्नच निर्माण होत नाही कारण जे वस्तुता नाहीच त्याचा नाश होणार तरी कसा अगं रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो पण सर्पाला अधिष्ठानभूत असलेल्या रज्जूचे प्रत्यक्ष ज्ञान होऊन सर्पभ्रमाचा निराश झाला म्हणजे सर्प नष्ट झाला अथवा तो पळून गेला वगैरे प्रश्न शिल्लक राहत नाहीत ज्याप्रमाणे रज्जूचे ज्ञान झाले असता सर्प दिसत नाही त्याप्रमाणे ब्रम्हज्ञान झाल्यावर भौतिक देह हो अनुभवास नाही हा प्रपंच पूर्वी होता पण आता ज्ञानाने तो बाधित झाला आहे हे म्हणणेसुद्धा तत्वदृष्ट्या योग्य नाही कारण जो प्रपंच वास्तविक नाहीच त्याचा निराश झाला आहे या म्हणण्याला काहीच अर्थ उरत नाही प्रपंच हा तत्वता नाहीच तर ब्रह्मच आहे ते सत्य आणि अखंड ब्रपून राहिले आहे ते पूर्ण ब्रह्मच नानाविध रूपाने सर्वत्र स्थित आहे असा आमचा अबाधित अनुभव आहे परंतु तुझ्या ठिकाणी हा बोध बांधलेला नसल्यामुळे तुला ते तत्व सर्वत्र दिसत नाही सृष्टीच्या आरंभी त्या निराकार चित्व हा धर्म उत्पन्न होतो पुढे ती सूक्ष्म कल्पना पंजीकरणामुळे स्थूल होऊन ते चैतन्य जगदरूपाने भासू लागते लिलेने प्रश्न केला पण देवी दिल हे विभाग वास्तविक नसतानाही आणि एक अखंड सतत्व असताना त्या विकाराला आरंभी तरी अवकाश कसा मिळाला श्रीदेवी उत्तरली लीले, तू म्हणतेस ते बरोबर आहे धिक्कार आदी विकार खरे असते तर सृष्टीचे आरंभे कसे उत्पन्न झाले हा तुझा प्रश्न योग्य ठरला असता परंतु हे विकारच मिथे तो निव्वळ भ्रम आहे सुवर्णामध्ये अलंकाराना, अलंका पाण्यामध्ये तरंगाणा तसेच स्वप्न संक, संकल्प यातील नगरीला जितकी सत्यता आहे तितकी सत्यता या जगाला सत्याचा किंवा स्वरूपाचा अनुभव झाला म्हणजे हा प्रपंच ब्रह्मामध्ये नाहीच असा प्रत्यय येतो ज्याप्रमाणे आकाशात धूण नसते त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी कोणतेही विषय नाही ते, ते अज शांत आणि निर्विष तत्वच सर्वत्र पसरलेले आहे अत्यंत स्वच्छ अशा मण्याची प्रभा त्याच्या भोवताली फाकलेली असते त्याप्रमाणे जे जे भास येत होतो त्या निरामय ब्रह्माचा प्रकाशच आहे लिलेने विचारले देवी तुझे म्हणणे आता मला चांगले पटले आहे पण मी विचारते की द्वैत आणि अद्वैत यांच्या संबंधाच्या काल्पनिक भ्रमात आम्हाला कोणी पाडले होते श्री सरस्वतीने म्हटले बाळे हा भ्रम केवळ अविचाराने तुझ्या ठिकाणी उत्पन्न केला होता अविचार हा स्वाभाविकपणेच उत्पन्न होत असून तो मनुष्याला घोटाळ्यात पाडून व्याकुळ करून सोडतो परंतु पूर्वसंस्कारापासून उत्पन्न होणारा अविवेक आणि त्याचे कार्य विचाराने नाही सेवते विचाराचा पगडा मनार बसला म्हणजे अविचाराने उत्पन्न झालेला दुष्परिणाम नष्ट होण्याला क्षणाचाही अवधी लागत नाही अविचार रूपी अविद्या नाहीशी झाली विचाराने तिचा निराश झाला म्हणजे ब्रह्मसत्तास शिल्लक सारांश अविचार अविद्या बंध मोक्ष, या कल्पना मिथ्या असून या विवर्ताच्या पाठीमागे निष्कलक आणि निर्मल असा बोधच आहे दुसरे काही नाही परंतु लिले इतके दिवस पर्यंत या सिद्धांता संबंधाने मुळीत विचार केला नव्हतास यामुळे तुझ्या ठिकाणची द्वैतबुद्धी कायम राहून तू केवळ भ्रांतीमुळे व्याकुळ होतीस परंतु आता तू जागृत झालीस तुझ्या ठिकाणी वासना क्षीणचे भीष पडले गेले आहे अर्थात तू आता मुक्तच आहेस असे म्हटले तरी चाले हे संसार नामक दृश्य कधी उत्पन्न झालेले नाही हा जर सिद्धांत आहे तर तद्विषयक वासना वासना तरी कुठून उत्पन्न होणार दृष्टा, दृश्य आणि दर्शन इत्यादीकांचा अभाव आहे असे ज्ञान तुला झाले म्हणजे तुझे मन एका परमात्मतत्वाच्या ध्यानामध्ये निमग्न होऊन जाईल आणि अशा ध्यानामुळे अखेरीस निर्विकल्प समाधीची अखंड स्थिती तुला प्राप्त होईल विषय वासनांच्या क्षीणतेचे बीष चित्तात पेरले जाऊन त्याला एकदा अंकूर येऊ लागले म्हणजे राग द्वेष वगैरे विकार आपोआप गलित होऊ लागतील संसाराच्या उत्पत्तीचे मूळच अशा प्रकारे छेडले गेले संसार उत्पन्न झालाने असे ज्ञान पूर्णपणे बांडले म्हणजे निर्विकल्प समाधीत तुझी वृत्ती स्थिर होईल अशा रीतीने माया आणि तिची कार्ये यांना अधिष्ठानभूत असलेल्या निर्मल आत्म्याचा तू अवलंब केलास म्हणजे चित्तावरील विषयाबद्दलच्या भ्रांतीमूलक कल्पना असताना जाऊन तुझे चित्त अत्यंत शुद्ध होईल एवढेच नाही तर भ्रांतीची सर्व तरीची कार्य म्हणजे विषय वासना आपल्या कारणासह म्हणजे अविद्येसह नाहीशी होऊन तू स्वतःच मोक्षरूपे पर्व पुरुषार्थ बनशील इति श्री वासिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे एकवीस सर्ग, सर्ग बावीस श्री सरस्वती देवी पुढे सांगू लागली लिले स्वप्नातील देह जरी स्वप्नस्थितीत सत्य वाटला तरी तो मिठ्या असतो जागृतीत आल्यावर स्वप्नस्थितीचे मिथ्यात्व अनुभव आले येते तेव्हाच देही खोटा ठरतो त्याप्रमाणेच आपल्या या स्थूल देहाची स्थिती असून जरी आपला स्थूल देह सत्यत्वाने अनुभवास येत असला तरी जित्तातील विषय वाचना क्षीण झाल्या म्हणजे या देहाचे मिथ्यात्व प्रतितीस स्वप्नातील अथवा मनोराज्यातील स्थिती संपली म्हणजे हा स्थूल देह अनुभव येतो त्याप्रमाणे जा या जागृतीमधील देहावरील आसक्ती नष्ट झाली म्हणजे अतिवाहिक देह प्रतीत होतो स्वप्न स्थितीमधील वासनाबीज अस्त पावले म्हणजे गाढ झोपेची स्थिती उत्पन्न होते त्याप्रमाणे जा जागृत स्थितीमधील वासनाबीज निर्मूल झाले म्हणजे जीवनमुक्त स्थितीचा उदय होतो आता यासंबंधी तू जर असा आक्षेप घेशील की जीवनमुक्त स्थिती झाली म्हणून काय झाले तीचसुद्धा वासना अजिबात नाहीशा झालेल्या असतील असे म्हणता येत नाही कारण वासना समोर नाइशा झाल्या तर मग जीवनमुक्ताकडून कोणताही व्यवहार होणे शक्य पण जीवनमुक्त सुद्धा क्रिया करीत असल्याचे तर दिसून येते मग त्याच्या सर्व वासना निर्बीज झाल्या आहेत असे कसे म्हणता येईल या आक्षेपासाठी असे उत्तर देता येईल की जीवनमुक्ताची वासना ही खरी वासनाच नवे। जीवनमुक्ताच्या ठाई सर्व वासना क्षीण झालेल्या असतात आणि त्याचे चित्त शुद्ध सत्वमय झालेले असते परंतु शुद्ध सत्व हे सुद्धा चैतन्याच्या सत्तेचेच निराळे गाव निराळे नाव आहे मूर्छा या दोन स्थितीमध्ये अंतर वासना लीन झाल्यामुळे जी निद्रेची स्थिती निर्माण होते तिला असे तसे सुगृत स्थितीमध्ये अतिव मानसिक दुःख किंवा असह्य शारीरिक वेदना होऊन चित्तातील वासना अचानक दडपल्या जातात त्यात पराभूत होतात तेव्हा जी मूढ स्थिती प्राप्त होते तिला मूर्छा असे नाव आहे सुषुप्ती आणि मूर्छा या दोन्ही स्थितीमध्ये वासना नुसत्या लीन झालेल्या असतात त्यांच्या चित्तामध्ये उदय झालेला नसतो मग ती स्थिती कोणत्याही कारणाने उत्पन्न झालेली असो परंतु वासनांचा उदय न होणे आणि त्या क्षीण होणे निर्बीज होणे यात पुष्कळ अंतर आहे म्हणून तुर्यावस्था ही सुषुप्त आणि मूर्छा या दोन स्थिती भिन्न झालेली आहे वासना पूर्णत नाहीशा होणे त्या निर्बीज होणे ही तुर्यावस्था असून ही स्थिती जागृतीमध्ये ब्रम्ह साक्षात्कार झाल्याने प्राप्त होत असते मनुष्य हो जी जीवन असता त्याच्या हातून व्यवहार होत असताही चित्तामधील विषय वासना सर्वस्वी क्षीण झाल्यामुळे जी जीवनमुक्त नावाची श्रेष्ठ ज्ञानस्थिती प्राप्त होते तिचे स्वरूप ती स्थिती ज्यांच्या अनुभवाला आली नाही त्यांना समजणे शक्य नाही जसे उष्णतेमुळे बर्फ जलरूप होते त्याप्रमाणे वासना अत्यंत क्षीण होऊन चित्तात शुद्धसत्वाचा उदय झाला म्हणजे ते अतिवाहिक स्थितीला पोहोचते अशा रीतीने चित्त अतिवाहिक बनले म्हणजे अन्य सर्गातील किंवा अन्य जन्मातील सिद्ध देव वगैरेशी ते एकरूप होऊ शकते लिले तुझ्या ठिकाणचा अहम भावना हिसा होऊन तुझे चित्त अभ्यासाने समाधीत स्थिर होऊन जाईल त्यावेळी दृश्य जगताचा अत्यंत अभाव आहे असे ज्ञान तुझ्या वृत्तीत दृढत्वाने बांधून जाईल आणि नंतर मग सिद्धांचे सत्य आणि पवित्राचे रोग तू पाहू शकशील यासाठी एकसारखा अभ्यास करून तू वासना क्षीण करून टाक अशा रीतीने दृढ अभ्यास केलास म्हणजे तू जीवनमुक्त होशील परंतु जोवर ही स्थिती तुझ्या ठाई बांधली गेली नाही तोवर आपल्या स्थूल देहाला या भूमीवर ठेवून सूक्ष्म देहारेच अन्य लोक पाहण्याखेरीस तुला गत्यंत नाही व्यवहारातील क्रियामध्ये सुद्धा एक स्थूल देह दुसऱ्या स्थूल देहा, देहा मिसळू शकतो परंतु सूक्ष्मदेहाशी मिळून जाऊ शकत नाही सामते है समू नकोस जसाजा वस्तविक अनुभव है तसेच मी तुला वर कि शाप हमें बोलने व्यर्थ नहीं तू स्वस्वरुपा दृढ़ अभ्यास मजे तुझा संसारवासना अत्यंत क्षीण हो तुझे भौतिक शरीर अतिवाहिक बनेल आता यावर तू कदाचित असे विचारशील की प्रत्येकच प्राणी मेल्यानंतर अतिवाहिक देहाने परलोकी जातो आणि त्याचे स्थूल शरीर हे याच ठिकाणी मरण पडलेले प्रत्यक्ष दिसते तर मग मनुष्याचे अतिवाहिक देहाने जिवंत राहणे आणि स्थूल देहभावाने मरण पावणे हे एकाच वेळी कसे शक्य होईल तर त्यावर उत्तर असे की मरणाच्या वेळी निर्माण होणारी अतिवाहिक देहाची स्थिती कोणाच्याच लक्षात येत नाही परंतु ज्ञानीपुरुषाला या देहात असतानाच अतिवाहिक अशी देहस्थिती प्राप्त होत असल्यामुळे ती त्याच्या मात्र स्पष्टपणे अनुभव येते अज्ञानी मनुष्य हा मात्र परलोकात नवीन देह धारण करण्यासाठी मरत असल्यामुळे तो अज्ञानकल्पित अशा ज्या नव्या देहाची भावना करतो त्यात उपयोगी पडतील अशा पंचमहाभूतांच्या काल्पनिक सूक्ष्म अंशाने परिवेष्टीत होऊन तो परलोकी जातो त्यामुळे त्यावेळीची अतिवाहिकाची स्थिती त्याच्या अनुभवास येत नाही प्राण्याचा देह या ठिकाणी मरून पडतो असे तुझे म्हणालीस ते तुझे तत्व तत्वदृष्ट्या चुकीचे असते प्रत्येक प्राण्याचा स्थूल देह मृत झालेल्या लोकांना दिसतो हे खरे आहे परंतु तो केवळ भास आहे कारण वास्तविक देह कधी जिवंतच नसतो किंवा तो कधी मरतही नाही स्वप्न अत्वा संकल्प यामधील स्थितीप्रमाणे मरण आणि जीवन हीही केवळ भ्रांतीच आहे बाळे लिले कल्पनेतील पुरुष प्रत्यक्ष नसूनही भासतो त्याप्रमाणे मरण आणि जीवित या अवस्था वस्तुत मिथ्या असतानाही त्या देहाच्या ठिकाणी अज्ञानामुळे भासमान होतात लीला म्हणाली हे देवी आतापर्यंत तू ज्या निर्मल ज्ञानाचा मला उद्देश केलास तो ऐकून माझ्या चित्ताचे समाधान झाले आहे या दृश्य जगाची महामारी नाहीशी करणारे हे ज्ञान आहे याबद्दल तरी आता शंका उरलेली नाही आता हे तत्वज्ञान कोणत्या प्रकारच्या अभ्यासाने माझ्याठाई दृढ होईल आणि ते ज्ञान झाले म्हणजे काय स्थिती प्राप्त होईल ते कृपा करून मला सांग म्हणजे झाले तेव्हा म्हटले हे लिले या जगातील कोणतीही गोष्ट अभ्यासाशिवाय सिद्ध होत नाही आता अभ्यास म्हणजे काय ते प्रथम मी तुला सांगते नीट आहे श्रवणाच्या संवाद करणे समान अधिकाऱ्यांनी ते तत्व एकमेकांना सांगून त्या संबंधात परस्परांना बोध करून देणे त्या परमतत्वा संबंधाने अखंड तदाकार वृत्ती राखण्याचा प्रयत्न करणे याला ज्ञातेपुरुषांकडून अभ्यास असे म्हटले जाते जे विरक्त महात्मे अशा प्रकारे अभ्यास करून चित्तामध्ये असलेल्या विषयाबद्दलचे वैराग्य दृढ करतात आणि संसार विषयक वासना क्षीण करण्यासाठी अहोरात्र झटतात ते पुरुष खरोखर धन्य होत ज्यांच्या चित्तात सर्व विषयांचे त्यागरूपी सौंदर्य आणि विरक्ती पूर्णपणे बांधली आहे ज्यांच्या वृत्तीत स्वस्वरूपानंद अखंडत्वाने स्फुरण पावत आहे ते उत्कृष्ट अभ्यासही होत अध्यात्म शास्त्र श्रवण करून त्यात सांगितलेल्या विविध युक्त्यांचा अवलंब करून ज्ञाता आणि ज्ञेय यांचा अत्यंत अभाव आहे असे समजून जे मनन करतात तेही ब्रह्मतवाचा अभ्यास करणारे होत दृश्य जग कधी उत्पन्न झाले नाही त्याला केव्हाही पारमार्थिक सत्ता नसते हे जग तसेच मी यांना अस्तित्वच नाही अशा तऱ्हेने दृढ भावना करणे यालाही आत्मबोधाचा अभ्यास म्हणतात दृश्या असंभव है प्रयत्नपूर्वक बोध कर ब्रह्माभ्यास ज्ञातेपुरुषांकन मंटले जता दृश्या करता द्वेशादी विकार क्षीण करना प्रयत्ला तप मनता परंतु अशा तपाने आत्मज्ञा की प्राप्ति न होता केवल क्लेश मात्र होता दृश्य जगह असंभव है जो बोध त्यालाच ज्ञान असे म्हणतात आणि तेच ज्ञेय तत्व हो अशा रीतीचा बोध प्राप्त करून घेण्यासाठी जो प्रयत्न केला जातो त्यालाच अभ्यास म्हणतात आणि त्यानेच निर्वाणपदाची प्राप्ति होते अर्थात अभ्यास हीच महद्भाग्याची गोष्ट आहे शरद ऋतूमध्ये पृथ्वीवरील धुके नाहीसे होते त्याप्रमाणे निरंतर विवेक रूपी थंड पाण्याचा वर्षाव करीत गेले म्हणजे संसाररूपी कृष्ण पक्षातील रूपी निद्रा अजिबात नष्ट होते नंतर श्री वाल्मिकी म्हणाले श्री वशिष्ठ मुनीने अशात भाषण केल्यानंतर सायंकाळ झाली आणि सूर्य अस्तार गेला तेव्हा सभेतील मुनी वसिष्ठ मुनींना नमस्कार करून स्नान संध्यादी विहितकर्मे करण्यासाठी निघून गेले रात्र संपल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्याच्या किरणांबरोबर ते सर्व वशिष्ठ मुनीकडे परत आले इथे श्री वाशिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणी सर्ग बावीस